दहा वर्ष जरी झाली ना तरी हेही लक्षात येतं की ते जिवंत असताना बाल गंधर्वाचं म्हटल्याबरोबर जे एक संगीताचं अभिनयाचं किंवा त्यांच्या वेळच्या नाटकांचं एक विश्व मनाच्या पुढे उभं राहतं ते मात्र या क्षणी सुद्धा तसंच जीवन अजून खरं आहे म्हणजे मला वाटतं की कलावंताच्या स्मरणाचं देखील एक जसं सगूण स्वरूप असतं तसं एक कैवल्यात्मक स्वरूप असत आणि ते स्वरूप मात्र जितकं मोठं तितकं जास्त पूर्ण कलावंतातच कशाला कुठल्याही थोर गटीचं म्हणायला हवं समर्थने शब्दात जसं म्हटलंय नावे कीर्ती की रुपये साड्या शब्दात त्यांनी सांगितले ते कीर्ती हे त्याचं कळवल्यात्मक स्वरूपच आहे नारायणांच्या बाबतीमध्ये मात्र त्या कीर्ती रुपे उरावे मध्ये थोडासा फरक करून असं म्हणता येईल की ते गाण रूपाने आवे होते निश्चितच केशव सुद्धा वाढले ना त्याच्यानंतर गडकऱ्यांनी एका कवितेत म्हटलं की केशवसुत कसले मेले केशवसुत गातची बस गातची वसुत नायणच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच म्हणता आणि ते इथे तर अगदी गातची बसले म्हणजे सर्वात बालगंधर्व आजही गातायेत असं वाटत म्हणजे मी केवळ त्यांच्या ध्वनिमुद्रकातून ते गातायेत असं नाही म्हणत महाराष्ट्रातल्या गायक गायकांच्या वर त्यांच्या गायकीचा इतका खोल परिणाम आहे की चटकन एखादी जागा अशी जाते की मैफिलीतले लोक एकदम ओळखतात जा बालगंधर्व बालगंधर्वांचे बालगंधर्वांचे दादा आणि ज्यांनी नायनांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं किंवा त्यांची नाटकातली कामं पाहिली त्या पिढीतली माणसं सोडा पण अगदी आजच्या पिढीतल्या गायक गायकांच्यावर देखील नायनांच्या गाण्याचा खूप आश नक्कीच आहे म्हणजे जुनं गाणं म्हणून सोडून देता येत नाही ते आजचंही गाणं येतात म्हणजे आता बाळा जे वीस वर्षाची किंवा बावीस वर्षाची मुलं किंवा मुली आहेत ना ते सुद्धा नायनांची जागा गाण्यात यावी याला आतुर असतात कारण कुठेतरी त्यांना त्याचं एक सौंदर्य दिसत असत नक्कीच म्हणजे त्या जागा आता सौंदर्याचं चिरंतन वरदान लक्षात येत हो ना आता तुमच्या आणि आमच्यापासून जरा निरावीच आहे पस्तीस एक वर्षाच्या सहवासात आपण असंख्य वेळा नायणंच्या ना? त्यांची गाणी आपण जोडीने ऐकलेली आहेत त्यांची उतार पुण्यामध्ये झालेली नाटकं तीही जोडीने पाहिलेली आहेत लहानपणी अर्थातच मी मुंबईला आणि तुम्ही नागपुरात ती ना? ना? नाटकं पाहिले आहेत आपल्या अमरावतीला अमरावतीला पाहिले आपल्याला त्यांच्या परिचयाचं भाग्य मिळालं पण जसे त्यांचं आपण गाना ऐकून सुद्धा अतृप्त राहिलो ना तितकेच त्यांच्याविषयी बोलून सुद्धा किती बोललो आपण त्यांच्याशी आत्ता बंड बोललो बोलून सुद्धा अजून बोलायचं राहूनच गेलंय असंच वाटत नाही त्यांच्यातल्या त्या असामान्य मोहिनीचं रहस्य अजूनही उलगडायचं राहिलंय असं नाही वाटत कुठेतरी काहीतरी अजून शिल्लक राहिला आपण चिमटीत पकडायचा प्रयत्न करतो पण काहीतरी सुटतं असं वाटतं हेच कलावंतांचं वैशिष्ट्य गडकऱ्यांनी राजसन्यासातल्या साभाजीच्या तोंडेत वाक्य केलंय बरं का तो सामाजी म्हातारा असतो म्हणतो की थोरले आबासाहेब जाऊन इतकी वर्ष झाली तरी राजांच्या नावाची नशा अजून उतरत नाही असं वाटत की त्यांच्या नावाची नशा अजून उतरत नाही अनेकांची आपल्यासारखीच अवस्था आहे नवीन नवीन आम्हाला विचारायची की तुम्ही स्त्री पार्टातली अजूनही विचारता की स्त्री पार्टातली कशी होती कामं पाहत होता असं विचारतात गाणं ऐकलं की म्हणतात नाही हा ग्रेट आहे तिथे कुठेतरी ते मोठेपणा बरोबर सापडतो ते काही गाणं म्हातर व्हायला तयार नाही जुन्या नाही तसं पाहायला गेलं तर आपल्याला नाट्यसंगीत म्हणू आपण तर हे सगळं संगीत जे आहे ते नाटकामध्ये आपल्या गाणाऱ्या नटांनी किंवा जे नाटककारी होते गाण्यात दर्दी त्यांनी तिथे मिळेल तिथं नाटक होईल वर्चा दर जाता है, करे खलता दर खाले चलोरा ज्यादा संगीत नारायण उदय उदय संगीता वह सब प्रकार संगीता की खूब छाप है ना स्त्री गीत है संगीत है स्त्री गीता है धारना की गीता है लावण्या हे तरी कुठे म्हणजे असेच ऐकून ऐकून बळा केली कानडी चाली आहे पुष्कळ आहे पुष्कळ उर्दू रंगभूमीवरच्या सुद्धा चाली आहे सगळं आपल्याकडे घेतलं त्यांनी तरी कुठल्याही उतरण्यामध्ये कमीपणा बरं का एक तर असं असतं क्षेत्रामध्ये चोरी हा मामलाच असू शकत नाही आपल्याला बरं का हे चांगलं दिसलं तर घ्यायचं तो हक्कच आहे हक्क आहे फक्त नाच्या त्या गाण्याच्या सुजनपणाने घ्यावं जे काय घ्यायचं असेल ते खरं तेव्हा हे जे घेतलं तर सुरुवातीचा नारायण राऊंचा जो गायनाचा संस्कार आहे तो तत्कालीन नटांच्या वरती जो एक आ, हल्ली आपण लोकसंगीत असं म्हणतो अशा तऱ्हेचा आहे बाब वळणाची जी बाळ सुरुवातीला जीवंतरामध्ये वापरली नाही त्यातलं नारायणरावांचं तोंडे असलेलं पद अरे वेडा म्हणा वेडा म्हणा तुम्हाला नमुन्या दाखल म्हणून दाखवतो अर्थात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 अरे वेडा मना तन में अरे वेडा मना तन में अरे वेडा मना तन में अरे वेडा मना तन में संगीत का आशा हळे हळे के संगीत का आशा हळे हळे के हम फसले मना करमे हरवे रामनामे हरवे रामनामे हरे वे रामनाम्डपा mai ha kar mai re are mai jamuna ken mai re are jamuna ken mai re are jamuna ken mai aye na sukha cha samaye bhi aye na sukha कसे बसले ती मना घरणी कसे बसलेची भीती घरणी कसे बसले प्रथम बदले ती मना करमना हरवे राम ना हरवे राम ना तुम्ही मगाशी वाचून का बरं का बाळबोध हा शब्द वापरत oh. होब्द वापरत काय बाळबोध पद्धतीने गायचं हे फार सोपं आहे असं पुष्कांना वाटत असत फार अवघड आहे सोपं लिहिणं हे सुद्धा अवघड आहे तुम्हाला माहितीये oh. की इसापा सारखी एक नवीन गोष्ट कोणीही लिहू शकलेला नाही असं no, पर्यंत ना। ना। सगळ्यात सोपं लेखन तेव्हा हे जे सोपं होतं ते तितकं सोपं नव्हतं तसं कारण असं होतं की त्यांना ते सोपं आहे असं दाखवणं प्राप्त होतं कारण ते नाटकात ते करत असत तुम्ही गवरी गायला बसल्यानंतर आपण मुश्किल जागा किती घेतो हे दाखव थोडस करतात आम्ही पाहिलेलं आहे आटापिटा वगैरे केल्यासारखा वगैरे म्हणजे बाकीच्या गळ्यातून निघाली नाही तर हातातून परंतु रंगभूमीवरती तसं करून चालत नाही शकुंतलेच्या भूमिकेत सुभद्रेच्या भूमिकेत मुश्किलातली मुश्किल जागा सुद्धा त्यातली मुश्किली न दाखवता करावं लागतं आणि मला वाटतं हे मी नाही परंतु ज्याला आदर्श रूप म्हणावं नक्की हो मुश्किल जता है सोपेपण हाँ सब अवघा कशाला नारायणराव ग परंतु जबड़ी तान हि तुम्हारा स्टेज वासली नहीं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 हा सहजता ही त्याने इतक्या सहजपणे करून दाखली की तुम्हाला शब्द आहे ना तुमचा हा सुद्धा जरासा पाहिला म्हणजे त्यातलं सगळं लक्षात येतं मर्म सहज म्हणजे त्याच्या बरोबर जन्माला आले अशा रीती नव्हे होत ते म्हणजे ते गाणं तो अभिनय एकदम जन्माला एकदम फुललेला आहे असा त्याच्यामध्ये भाव लोकांच्या लक्षातहीच येत होते दुसरी गोष्ट अशी मग असे आपण म्हणालो की इकडून तिकडून खूप ठिकाणून आम्ही चाली घेतल्या मराठी रंगभूमीवरती आणि फार योग्य असा ठिकठिकाणी त्याचा उपयोगही केला तर लोकसंगीतातल्या मराठी लोकसंगीताच लावणी संगीत हे फार मोठं वैशिष्ट्य आता लावण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा लावणी गाणे काही सोपं नाहीये म्हणजे नाही कारण भास्कर एकदा लावणी कशी गावी हे एका लावणी गायिकेला गाऊन दाखवलं माहितीये कारण ती वजनं कठीण आहेत बरं टप्प्याचं अंग आहे ते सगळं पण त्या सुराना एक असोसिएशन आता एक निराळ ह्याचं मिळालेलं आहे तुम्हाला आठवत आहे बलसा जर तुम्ही वीरशिरोमिणी हे जे गाणं एक्झॅक्टली दाखव बलसागर वीरशिरो बलसा तुम्ही वीर शिरो बरसागर तुम्ही वीरशिरो म्हणी कोठे तरी रामला बरसागर तुम्ही टप्प्याचे जंगले म्हणी टप्प्याच्याच जागा आहेत परंतु झालं काय की हे वळण थोडस मागे पडत चाललं होतं त्यामुळे या सौहोदयामधल्या काही चाली कालांतराने बदलल्या पहिली बलसागराची पूर्वीलाही म्हणलं त्या सांगितलं बलसागर तुम्ही वीर शिरोठेत मला आश्वासन दिस दिले दिला आश्वासन शिमूल चाल बरोबर आहे पण काय होत सुरांची सुद्धा लोकांच्या मनामध्ये काही काही संदर्भ असतात हो। आता सुभद्रेसारखी राजकन्या ही गाणार आणि लावणीच्या अंगाने गायला लागल्यानंतर सुभद्रेचं चित्र जास्त ना त्यामुळे आणखी भारतातून राजकण्याचं स्वरूप यावं गाण्याला म्हणून पुढे ऐकलं की मात्र आणि नानाने काय सांगतात सिंबला सारख्यामध्ये वापर a hi ro शिरो शिरो अशा ज्या जागा आल्या त्याच्यामुळे त्याला अर्ध सुद्धा जास्त बरोबर आहे आणि अर्ध हा तर नानांच्या स्वरांचा फार मोठा बनून प्राण प्राण नुसतं तरी ते पहिल्यांदा कुठल्याही गाण्याचं आधीच एक स्टेटमेंट ज्याला म्हणतो काय म्हणायचं बरं सहा जरा तुम्ही वीर असेल एवढं म्हटलं की त्याच्यातच ते सगळं कोंडलेलं असायचं त्याच्यामध्ये हा आवाजाचा असं सांगा की आता त्या काळामध्ये बघा मायक्रोफोन्स नव्हते नाही का नव्हते हा आणि स्त्रीपाठा तू भरायचं आणि मोकळ्या आवाजाने गायचं आणि पुन्हा भास असा ठेवायचा की हा स्त्रीचा आवाज आहे तर नाडव गाताना असं कुठे काही चोरटेपणा आवाज आता वगैरे असं कधी करताना ह्या आवाजाचा विचार आपण हे मायक्रोफोन झाल्यापासून हल्ली करायला लागलो पूर्वी ही गोष्ट कधी खटकत नव्हती पाचशे ते सहाशे माणसांच्या समोर कुठलाही माणूस हळू जरी बोलला तरी प्रत्येक माणसाला ते आता अक्षराने अक्षर ऐकू येत असे असा माझा अनुभव आहे शिवाय मी तुम्हाला सांगतो की आमच्या नाटकामध्ये गेला बरं का आवाजाची फेक म्हणत म्हणजे थ्रो ऑफ द आवाजा फेक सुधा साधा कारण तय आया आवाज पोचवे यंत्रो आवाज पोचारे होते तेज पत्र लिहारे पोस्टमैन हो अंतरी पोचता पोचलाइजे आवाज और तो पोचता पुनः अपन ओरडलो आहोत आरडाओरडा के मैंने एक पाला कि ज्यादा आवाजा थ्रो गोष्ट समझली है त्या माणसाच्या गाण्यामध्ये तुम्हाला नेहमीच साधेपणा इतका भरपूर दिसेल कारण प्रत्येक सूर हा शेवटी पोहोचला पाहिजे या जाणीवेनी टाकायचा असल्या कारणाने त्याच्यामध्ये फार पॅटर्न ज्याला तुम्ही अलं अलंकृती किंवा अलंकार, अलंकार अलंकार म्हणाल असलं काही नसे मध्येच एखादी बारीकशी जागा येऊन जायची नुसता सुराचा झोत जात असे फक्त आणि त्यामुळे तो शब्दही तितका प्रवाही होता हे प्रत्येक एक तर त्यांचा याच्यावरूनच सांगतो तुम्ही मगाशी म्हणाला की चीज बैठकीत म्हणायची झाली कि तिचं स्वरूप भिन्न कारण गवई गाणार आहे किंवा एखादी गाई ना गाणार तरी पण ते पद किंवा ती चीज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 तो भूप राग दाखवायचा असतो म्हणजे आपण अगदी भूप असल्यासारख्या साठ्यावरच गायचा यायला आता बघा खोला चालेल पण ते खरं सांगा तसंच बैठकीत हे भव्य दिव्य या तऱ्हे पर... येईल परंतु आता याच्यात सुद्धा लईचे इतके सुंदर दर्जे आहेत ज्याला म्हणाल तुम्ही पण एक मिनिट आहे वसंतराव नारायणराव तर लईचे बादशाहत ना तीच होती मला आठवत आहे थिरकवास साहेबांनी स्वतः मुलाखतीमध्ये त्याने एकाने विचारलं की तुम्ही इतक्या लोकांच्या आयुष्यभर साथ केलीत कोणाची साथ करताना तुम्हाला सगळ्यात आनंद झाला अतिशय आनंद झाला आणि मोठे मोठे लोक बसलेले होते ऐकायला ते माफ करा मेरा उ नहीं है खूब लोग आनंद मिला कबूल करती है कि नहीं पी जी लय है गाया फुला भिनले ज्यावेळी मग तुम्हाला तालाचा किंवा त्यालही विचारही करायची गरज पडत बरोबर आता बघा हेच फुलंवन फुलं याच्याच ऐवजी असा मराठी अवतार अगोदर तुम्ही त्या फुलावण्याचे खासाविले कार्यक्ती ना, खासा ना फुला हे नाटकातल्या पदात चालणार नाही करून एक मिनिट याच्यामधला तुमचा जो त्रिता सुद्धा आहे तो नाविनात हे पद जायचं हा कसं आहे हा बघा सुड jana ka naam chhori hai tu jaye ka naam chhori hai aaga ha sahaj ne tabire sahaj hoga pare sahaj ne tabire sahaj ho sahaj ne tabire sahaj hoga pare sahaj ne tabire sahaj ho हे सुरू झालं ना तसं कसा सुरू झालं आपण या इथे जरी बसलेलो असलो तर एकदम असं म्हणून जात मला आठवत माझ्या डोळ्यापुढे मुंबईतच असल्यामुळे त्या काळात राहणारा एकदम तो आपोस तिथे दुपार विश्वास असापुळ्यामध्ये ते सगळं सुरू झालेले डोळ्यापुढे वगैरे सांगतो तुम्हाला त्याचा आनंद इंग्रजीमध्ये गेल्या नसतं नॉस्टाईल जी या म्हणतात ना अशा प्रकारचं नाही ते लहान पायाचे संस्कार काही सुंदर चांगलं वाटतं लहानपणी एखादं खेडं आपण राहिलेलं चांगलं वाटतं परत तिथे गेला तितकं ते वाटेल असं नाही पण नारायण गोव्याच्या ह्या सुराच्या गावाला किती वेळा तुम्ही जा तितक्या वेळेला ते चांगलं चांगलं चांगलं वाटत असत बरं का तर आत्ता सुजन कसा तुम्ही सांगितलं याच्यात आणखी एक वैशिष्ट्यानंतर म्हणजे स्वच्छ अशा प्रकारचा त्यांचा तो उच्चार नक्की आकार इकार स्वच्छ आणि मग विविध तऱ्हेची गाणी त्यांनी आपापल्या धंदाने कशी खोलवली त्याच्यामुळे एखादं कठ्ठकी याच्यासारखं सुद्धा गाणं असायचं एखादी ठुंबरी असायच आता मला असं आहे मधुकर वनवण्यासारखं बिकटेक्षा दादर्यातलं सागर कवी बाला हे पण बघा की दादरा असून दादरा किती चणे फिरतो दाखवू कवी बाला बाला कवी बाला कभी बाला कवि बाला kalima la mala kalima la kalima la duniya ka dar duniya ka dar kalima la mala kalima la यही देश मला जाशी करणारीत कराधा मजला हो ना मजला मज दे मला माना मला आणखी एक लक्षात येतो बरं का मैं ना गाने गाणी ऐकताना किंवा त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये ते कुठेतरी बरं का मग ते गवई म्हणून उभे नट म्हणून काही एक प्रकारचं समर्पणाची भावना सगळं म्हणजे त्या क्षणी त्याने आपलं सगळं जे व्यक्तिमत्व असेल काळ जे असतील ते समर्पण केल्यासारख्या ते त्यामुळे भक्ती हा त्यांच्या भूमिकेत त्यांना जिथे जिथे मिळाली तिथे तर ते उत्कटपणाने दिसले मग तोच भाव होता आता उदाहरण तुम्हाला आठवत आहे सिंधू तर कशा तेजूपदाला वास्तविक तसं बघाल तर ती चाल अगदी उठते आणि निराळ झाली ती चाल पण कशा तेजूपदाला म्हणताना हा विलक्षण समर्थपणा पांदर ते जरा म्हणा ना म्हणूनच दाखव तुम्हाला कशीयाजू बजू बघाला Mama, Tuva da chuva padala Vaya Tuva da chuva padala Tuva da chuva padala Tuva da chuva padala Tatiya da chuva padala Maada tatiya da chuva padala What's it? पादा यु गली से बटे पादा यु गली से वसे पादा यु गली से मामा वर्गते सदा रे वर्गते सदा रे वर्गते सदा पादेते सदा रे दादा कजिया चो बदला माडा कजिया चो बदला पाडा कजिया चो बदला नरकची गोरतांदा नरकजी दोरतांदा होम स्वर्ग मला आर्ग मला आर्ग मला आर्ग मला आदा कशी यातपणाला मागा कशी यातुपणाला वसंतरा अशी किती गाणी किती सूर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 त्यांना त्यांच्या स्मृतीला त्यांचं जे काही आपल्याला नेहमी स्मरण येतं त्या क्षणानं मनःपूर्वक नमस्कार करायचा